पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे इतर ग्रामोद्योग इतर ग्रामोद्योगांची बाब खादीपेक्षा निराळी आहे त्या उद्योगात स्वतःवरच विसंबून करण्याच्या श्रमाला अवकाश फारसा नाही त्या प्रत्येक व्यवसायामध्ये काही थोड्या लोकांच्या श्रमशक्तीचा वापरला जागा आहे परंतु खादीला पोषक व उपकारक असे त्या उद्योगांचे स्वरुप निखालच आहे खादीशिवाय त्यांच्या अस्तित्वाला वाव नाही आणि त्यांच्याशिवाय खाजीला एक प्रकारचा डौलदारपणा किंवा भारदस्तपणा येणार नाही खेडेगावांचा संसार हातांनी दळणे हातांनी कुटणे आगपट्या बनविणे वगैरे आवश्यक व्यवसायाशिवाय पूर्ण होणारच नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यात लक्ष घालता येईल आणि ते जर ग्रामस्थच असले अथवा गावातच स्थायीत झाले तर या उद्योगांना त्यांना नवा पेहराव चढविता येईल व त्यामध्ये नवंजीवन ओतता येईल जेव्हा आणि जेथे शक्य होईल तेव्हा व तेथे खेडेगाव तयार केलेल्या वस्तूंचाच वापर करणे ही त्यांनी आपल्या अभिमानाची बाप करावी जराशी अशी मागणी झाली तर आपली खेडेगावे आपल्या बहुते गरजा भागवू शकतील याबाबत शंका नको आपली मनोवृत्ती ग्रामीण झाली म्हणजे पाश्चात्याच्या अनुकरणाचे किंवा तिथे बनवलेल्या वस्तूंचे आकर्षण आपणास वाटणार नाही आणि ज्यामध्ये दारिद्र्य उपासमार आणि आळस यांचे नामोनिशान राहणार नाही अशा नवभारताला साजेशी खरी राष्ट्रीय अभिरुची आपल्या ठिकाणी उत्पन्न होईल कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम पृष्ठ पंधरा सोळा आवृत्ती एकोणीसशे अठ चा। ग्रामीण चांबड़ कमविण्याचा धंदा खेड़गावातील चामडी कमविण्याचा धंदा हा खुद्द भारता इतकास पुरातन आहे हा केव्हापासून निश समजला जाऊ लागला हे कोणालाच सांगता येणार नाही प्राचीन काळी तो तसा मांडला जात असेल हे शक्य नाही परंतु आपल्याला माहीत आहे की या अत्यंत उपयुक्त आवश्यक अशा व्यवसायाने जवळजवळ दहा लक्ष लोकांना वंश अस्पृश्य बनवून टाकलेली आहे जेव्हा शारीरिक श्रमांकडे तुच्छतेने पाहण्याला व त्याची हायगाई करण्यास सुरुवात झाली तेव्हा या दुर्दैवी देशात एक दुर्दिनस उगवला जे या पृथ्वीचे खरोखर भूषण होते ज्यांच्या व्यवसायावर या देशाचे अस्तित्व अवलंबून होते अशा लक्षावधी लोकांना हिन समजण्यात येऊ लागले आणि रिकामेपण असलेल्या अल्पसंख्याकांना उच्च व हक्कदार समजण्यात येऊ लागले याचा परिणाम दुर्दैवी असाच झाला हिंदुस्थानाचे नैतिक व भौतिक नुकसान झाले यापैकी भौतिक नुकसान जास्त की नैतिक नुकसान जास्त याची मोजदात करणे कठीण आहे परंतु शेतकऱ्यांची व कारागिरांची जी अक्षम्य हेळसाण झाली आहे त्यामुळे आपल्याला दारिद्र्यात निराश़ आणि पिढीजात आळसात ऋतून बसावे लागले आहे भारताचे उत्कृष्ट हवापाणी उंच उंच पर्वत मोठमोठ्या नद्या आणि विस्तीर समुद्रकिनारा यांनी अमर्याद संपत्ती साधनेतेला दिलेली आहे आणि त्यांचा पूर्ण उपयोग केला म्हणजे आमच्या खेडेगावातून दारिद्र्य आणि रोगराई यांचे निवारण व्हावंच पाहिजे परंतु बुद्धी व शारीरिक श्रम यांची फारकत झाल्यामुळे आम्ही दुनियातील कदाचित अत्यंत अल्पायुषी अत्यंत बेअकली बेवखूफ आणि शोषित असे राष्ट्र बनलो आहोत माझ्या या पत्रिकेचा उत्तम पुरावा म्हणजे खेडेगावातील कातडी खमविण्याच्या व्यवसायाची सध्याची स्थिती अशी गंती करण्यात आली आहे की दर साल सुमारे नऊ कोटी रुपयांची कच्ची कातडी परदेशी रवाना होतात आणि तीच पुढे पक्क्या मालाच्या स्वरुपात हिंदुस्थानात परत येतात यामध्ये प्रत्यक्ष पैशाचे नुकसान आहेच पण बौद्धिक कमकोतपणाचीही ते लक्षणं आहे कातडी कमविण्याच्या व्यवसायाचे शिक्षण आपल्याला मिळत नाही आणि दररोज लागणाऱ्या असंख्य चाभण्याच्या वस्तूही आपल्याला तयार करता येत नाहीत तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून एक मोठी समस्या सोडवून दाखविण्याला व कामगिरी बजावलेल्या शंभर स्वदेशीच्या अभिमान्यांना येथे भरपूर अवकाश आहे यात हिजनांची सेवा घडते ग्रामस्थांची सेवा घडते आणि बेकारीमुळे कामाच्या शोधात असलेल्या मध्यमवर्गीय बुद्धिवंतांना सन्मानाचे उपजीविकेचे साधनही मिळू शकते बुद्धिजीवी लोकांना ग्रामीण बांधवांच्या सहवासाची योग्य अशी संधी मिळेल या आणखी एका गोष्टीची एकंदर विचारात भर हरिजन सात नऊ एकोणीसशे कंपोस्ट खत माणसाचे आणि जनावरांचे मलमूत्र केरकचऱ्यामध्ये मिसळले म्हणजे उत्तम सोणखत तयार होते व ते एक फार मूल्यवान जिन्नस बनत ज्या जमिनीला त्याची प्राप्ती होईल तिचा सुबीकपणा वाढलास म्हणून समजावे असे खत तयार करणे हा एक ग्रामोद्योगच आहे परंतु इतर अनेक ग्रामोद्योगांप्रमाणेच या उद्योगाचे चांगले परिणामही जेव्हा कोट्यवधी भारतीय त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्य करण्याला व भारताला भरभराटेला आणण्यासाठी झटतील तेव्हाच दिसून येईल दिल्ली डायरी पृष्ठे दोनशे ते एकाहत्तर जर हिंदुस्थानची जनता खुशीने सहकार्य करेल तर या देशातील धान्याची टंचाई दूर होईल इतकेच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त धान्य हिंदुस्थानात पैदा होईल या सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस सदैव वाढतो कधीही कमी होत नाही दररोज होणारी घाण व केर केरकचरा जर बरोबरी हिने खड्ड्यात पुरून पुन्हा सोनखताच्या रुपाने जमिनीला पोस्ता होईल तर लाखो रुपये वाचतील आणि अन्नधान्ये व डिजल धान्य यांची एकंदर पैदासही वाढेल याखेरीज केरकचऱ्याचा व घाणीचा युक्तीने निकाल लावला म्हणजे आजूबाजूची जागा स्वच्छ राहते आणि स्वच्छता व देओळा यात फारसे अंतर नाही आणि आरोग्याला तर ती पोषक आहेच आहे हरिजन अठ्ठावीस बारा एकोणीसशे सत्तेचाळीस